मी सायकली शहीर पिराजी ती पाहिलंच का कुमार कुमारी गम्मत। एकादी ढंगार लावणी लावतून तुला धरसूर मी व तुमच्या जवळ जरा सायकला कॉलेजात शिकत आहोत झाली सुट्टी फिरायला हो जायच गोडे मिळून फिरायला जायचं सगळं बोलायच गोडीचा फोन कमवार करते, खेळावयाची वाटे ना हाऊस माझ्या मनाची लागली एक बुरबुर जीवासी कोण छाची बोरीना गडे बोलायाची त्या गीराने हाटेलात कसाव्या मला आम्ही उदारणा पुढच्या बरोबरीने बायकाना समान दर्जा हक्क मिळती त्याना नाही दि्रजी कायदा पाहवा काय इंग्रजी कायदा पाहुवा प्रेम साधी न बोली तर माराजी वसून बाई जीवान साहेब आसई म्हणत लाथा खाई असली खरी पूर्वीची सैतानच्या वरती बसली फुला पालफुल हसली सातारे लोकांना दिसली माने हैदर प्रेम असे माने म्हणे जर प्रेम असे घास ना महाराजांचे